पुस्तक आरोग्याची किल्ली लेखक महात्मा गांधी वाचक विद्या पाटील भाग दुसरा एक पृथ्वी अर्थात माती ही प्रकरणे लिहिण्याचा हेतु, नैसर्गिक उपचाराचे महत्व सांगून त्यांचा उपयोग मी कसा केला हे दाखविण्याचा आहे यासंबंधी गेल्या प्रकरणात थोडे सांगितलेच आहे सा येथे थोड्या विस्ताराने सांगायचे सा आह ज्या तत्वाचा हा मनुष्यरूपी पुतळा बनला आहे तीच तत्वे नैसर्गिक उपचाराची साधने आहेत पृथ्वी पाणी आकाश तेज आणि वायू यांचे हे शरीर आहे त्या साधनांचा सा या क्रमाने उपयोग सुचविण्याचा हा प्रयत्न आहे सन एकोणीशे एक सालापर्यंत मला काही व्याधी झाली तर मी डॉक्टरांकडे धावत जात नसे खरा पण त्यांच्या औषधाचा थोडाफार उपयोग करीत अस एक दोन वस्तू डॉक्टर प्राणीजीवन मेहता यांनी सांगून ठवल्या होत्या थोडा अनुभव एका छोट्या मी काम करीत असे तिथेही मिळाला होता या याशिवाय वाशनाने जे काही मिळाले होते ते मला मुख्य त्रास बद्ध पोष्टाचा होता या करता वरचेवर मी फ्रूट सॉल्ट घेत असे त्याने काही आराम मिळे पण अशक्तता येई डोकेदुखे इतरही लहान लहान उपद्रव होत म्हणून डॉक्टर प्राणजीवन मेहता यांनी सांगितलेले औषध लोह आणि नक्सकोमियगा घेत असे औषधांवरून माझा विश्वास फार कमी होता अगदी नाईलाज झाला तरच ते घेत असे त्यामुळे समाधान वाटत नसे या काळात आहाराचे माझे प्रयोग सुरुच होते नैसर्गिक उपचारावर माझा बरास विश्वास होता पण कोणाची मदत नव्हती फुटकर वासले होते त्यावरून मुख्यत्वे आहारात बदल करून मी भागवून घेई पुष्कळ फिरायला जाण्याची सवय ठेवली होती त्यामुळे कधी अंतरुण धरावे लागले नव्हते अशा रीतीने आमचा गाडा कसावसा चालला होता एवढ्यात जुस चे रिटर्न टू नेचर या नावाचे पुस्तक श्री पोलाक यांनी माझ्या हाती दिले ते स्वतः त्याचे उपचार करीत नव्हते झुसने सांगितलेला आहार ते काही प्रमाणात घेत असले पण माझ्या सवयी त्यांना माहीत ते। होत्या तेव्हा त्यांनी माझ्या हाती ते पुस्तक दिले त्यात मुख्यत्वे मातीवर भर देण्यात आला आहे त्याचा उपयोग आपण केला पाहिजे असे मला वाटले कोष्ट असेल तर स्वच्छ माती थंड पाण्यात कालवून ती ओटीपोटीवर ठेवावी जुसची शिफारस माती कापडाच्या तुकड्यावर न ठेवता तशीच ओटीपोटीवर ठेवावी अशी आहे पण मी आपले बारीक कपड्यात जसे पोल्टीत ठेवता तसे पोल्टीस बनवून रात्रभर ते ओटीपोटीवर ठेवले सकाळी उठलो तो शौचाला लागली आणि गेल्याबरोबर शौचालय घट्ट आणि समाधानकारक झाले त्या दिवसापासून आस्थागायत म्रिप्रुट शॉडला शिवलोही नाही म्हणता येईल जरूर वाटली तर कधीकधी एरंडेल तेल मात्र लहानसा पाऊन चमचा सकाळी घेतो ही मातीची पट्टी तीन इंच रुंद आणि सहा इंच लांब असावी भाकरीपेक्षा दुप्पट किंवा अर्धा इंच जाडीची म्हणाना ज्यूसचा असा दावा आहे की ज्याला विषारी साप सावला असेल त्याला मातीचा खड्डा करून त्यात झोपविले तर त्यात विष उतरते हा दावा सिद्ध हो न हो पण मी स्वतः जो मातीचा उपयोग केला आहे तो सांगतो डोके दुखत असेल तर मातीची पट्टी ठेवल्याने फार फायदा झालेला मी अनुभवला आहे शक्कडो लोकांवर मी हा प्रयोग केला आहे डोके दुखण्याची अनेक कारणे असतात हे मला माहीत आहे सामान्यतः असे म्हणता येईल की वाटेल त्या कारणाने डोके दुखत असो मातीच्या पट्टीने तात्कालिक लाभ तर होतोच साधे फोट झाले असेल तर ते सुद्धा बरे होतात आशा फोडावर ठण्यासाठी स्वच्छ कपडा घेऊन हो। मी तो परमॅगनेटच्या गुलाबी पाण्यात बुचकळतो आणि फोड स्वच्छ करून त्यावर मातीची पट्टी ठवतो बहुतांशी फोड बरे होतातच ज्यांच्या ज्याच्या बाबतीत मी हा प्रयोग बघितला त्यात कोणत्याही कसमधिअपयश आलखि मला आठवत नाही गांधील माशी वगैरे असलिली तर माती तत्काळ तो दंश बरा करत विंचू चावल्यावर मी मातीचा खूप उपयोग कला आह सिवाग्रामला विंचवाचा उपद्रव नित्याचा होऊन बसला आहा प्रसिद्ध असलेले सर्व उपाय तिथे त्यांचा बिनचूप उपयोग होतोच असे त्यापैकी एकाच्याही बाबतीत मी सांगू शकत नाही पण त्या कोणत्याही उपायाहून माती कमी ठरलेली नाही एवढे म्हणता येईल फार ताप असेल तर मातीचा उपयोग ओटी व डोके दुखत असल तर डोक्यावर मी केला आह त्याने ताप नेहमी गेला आहे असे नाही सांगता येणार पण रोग्याला त्यामुळे शांती हमखास लाभली आह टायफॉईड मध्ये मी मातीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला आहा हात आप त्याची मुदत संपली म्हणजेच जातो पण मातीमुळे नेहमी रोग्याला शांती लाभली आहे आणि सर्व रोगी माती मागून घेत असत सेवाग्रामात दहा तरी केसेस टायफॉईडच्या झाल्या एकही केस दगावली नाही सेवाग्रामला टायफॉईडचे भय राहिले नाही एकाही केसमध्ये औषधांचा मी उपयोग केला नाही हे मी सांगू शकतो माती खेरीज इतर नैसर्गिक उपचार मात्र मी केले ते त्या त्या स्थळी मी देईन मातीचा उपयोग सेवाग्राममध्ये अँटीफ्लॉजिस्टीन ऐवजी मी सर्रास केला आहे त्यात थोडे मोहरीचे तेल मिसळण्यात येते ही माती चांगली गरम करावी लागते म्हणजे ती अगदी निर्दोष बनते माती कशी असावी हे सांगितले पाहिजे माझा पहिला परिचय झाला तो स्वच्छ लाल मातीशीत झाला त्यात पाणी घातले की त्यातून सुगंध सुटतो अशी माती सहजासहजी मिळत नाही मुंबईसारख्या शहरात तर कसलीही माती मिळायची म्हणजे महा माती चिकट नसावी तशी अगदी रेतडही नसावी खत मिश्रित तर मुळीच असू नये मऊ रेश्मासारखी असावी त्यात खडे नसावेत त्या करताती अगदी बारीक चाणीतून चाळून घ्यावी पुरती स्वच्छ वाटली तर ती शेकून घ्यावी माती अगदी सुकी असली पाहिजे ओली असली तर ती उन्हात किंवा विस्तवावर सुकवावी स्वच्छ भागावर वापरलेली माती सुकवून घेतल्यानंतर वरचेवर वापरता येते अशी वापरल्याने मातीचा काही गुण कमी होत असला तर मला माहीत नाही मी तशी वापरली आहे आणि तिचा गुण कमी झाल्याचा मला अनुभव आलेला नाही मातीचा उपयोग करणाऱ्यांकडून मी असे ऐकले आहे की यमुनेच्या काठची पिवळी माती फार गुणकारी असते कुणे याने लिहिले आहे की शौचालय होण्यासाठी समुद्रातली एक प्रकारची स्वच्छ बारीक रेती खण्याचा प्रयोग करतात मातीची क्रिया कशी होते हे सांगताना म्हटले आहे की माती काही पचत नाही ती कचऱ्यासारखी बाहेरच पडते पण ती बाहेर पडताना मळ सुद्धा बाहेर या गोष्टीचा मी काही अनुभव घेतलेला नाही म्हणून ज्यांना प्रयोग करून पाहवायचा असेल त्यांनी विचारपूर्वक तो करावा एक दोन वेळा करून पाहण्याने काही नुकसान होण्याचा संभव नाही